ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय चौथा नाभाग आणि अंबरिषाची कथा शुक म्हणाला नभगाचा पुत्र नाभाग दीर्घ कालपर्यंत ब्रम्हचर्य व्रताचे पालन करून जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या मोठ्या बंधुंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला त्याने आपल्या भावांना विचारले बंधून आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे तेव्हा त्यानी उत्तर दिले की आम्ही तुझ्या हिशापोटी वडीलच तुला देत आहोत तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला तात माझ्या मोठ्या भावाने संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिली आहे वडील म्हणाले मुला तू त्यांचे म्हणणे ऐकू नकोस अंगिरस पोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत परंतु माझ्या विद्वान पुत्रा त्यांना प्रत्येक सहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना दोन वैश्वदेवसुक्प्त सांग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 ब्राह्मणाने हे धन मला दिले आहे म्हणून माझेच आहे यावर तो पुरुष म्हणाला आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांनाच हे विचारले वडील म्हणाले दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषीने हा निर्णय केला आहे की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो सर्व रुद्र देवाचा भाग आहे म्हणून ते धन महादेवानाच मिळाले पाहिजे नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले प्रभू यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत असे माझ्या वडिलांनी सांगितले भ्रमन मी मस्तक लवून आपली क्षमा मागतो तेव्हा भगवान रुद्र म्हणाले तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरे बोललास तू वेदांचा अर्थ जाणतोसच आता मी तुला सनातन ब्रह्मतत्वाचे ज्ञान देतो येथे यज्ञात वरलेला माझा जो भाग आहे हे धनसुद्धा मी तुला देतो त्याचा तू स्वीकार कर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 ब्राह्मणांनी रागावून त्याला आठल असा शाप दिला होता परंतु त्या शापाने त्याची काहीही अनिष्ट का झाले नाही तेव्हा शुक म्हणाला भाग्यवान अंबरषीला सप्तदिपयुक्त पृथ्वी न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर प्राप्त झाले होते मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानित असे कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो हे तो जाणत होता भगवान श्रीकृष्णावर आणि त्याच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या धिगाप्रमाणे तुच्छ वाटू लागते त्याने आपले मन श्रीकृष्णाच्या शेवाकार्यामध्ये आणि कान अच्युताच्या कथा श्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते त्याने नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिराच्या दर्शनाकडे अंग भगवत भक्ताच्या शरीर स्पर्शाकडे नाक त्यांच्या चरण कमलावर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंताना अर्पण केलेल्या प्रसाद सेवनात संलग्न केले होते त्याचे पाय भगवंताची तीर्थक्षेत्रे इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णाच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे अंबरेशाने पुष्पमाळा चंदन इत्यादी भोगसामग्री भगवंताच्या सेवेसाठी समर्पित केली होती ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे तर त्याद्वारे भगवंताच्या भक्तामध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून अशा प्रकारे भगवंतांना सर्वात्मा तसेच सर्वा सर्व स्वरूप समजून त्यांनी आपली सर्व कर्मे त्या यज्ञ पुरुष इंद्रियातीर्थ भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवतभक्त ब्राह्मणाच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता त्याने धन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वशिष्ठ असित गौतम इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगासह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंताची आराधना केली होती त्याच्या यज्ञामध्ये देवासह जेव्हा सदस्य आणि ऋथ्वीज बसत असोत तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडजाप होत नसे त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रूपे असल्याने ती देवासारखे दिसत असत त्याची प्रजा महात्म्यांनी गायलेल्या भगवंतच्या उत्तम चरित्राचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी त्यापुढे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे श्रीहरीचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणाऱ्या त्या प्रजेला सिद्धांना सुद्धा दुर्लभ अशी भोगसामग्री आनंदित करू शकत नव्हती तिला होणाऱ्या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होता। अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंताना प्रसन्न करू लागला आणि हळूहळू त्याने सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग केला घर स्त्री पुत्र बांधव मोठमोठी हत्ती रथ घोडे तसेच पायदळ अक्षयरत्ने अलंकार आयुधे इत्यादी वस्तू आणि न संपणारे खजिनी हे सर्व नाशवंत आहे असा त्याचा निश्चय होता त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणारे आणि भगवतभक्तांचे रक्षण करणारे सुदर्शन चक्र दिले होते एकदा त्यांनी आपल्यासारख्याच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी एक वर्षपर्यंत द्वादशी व्रत करण्याचा नियम केला व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा केली त्यांनी महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंतकरणापासून तनमय होऊन वस्त्रे अलंकार चंदन पुष्पमाला अर्घ्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती तरीसुद्धा राजाने भक्तिभावाने त्याचे पूजन केले त्याला प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्याच्या घरी साठ कोटी गायी पाठवल्या त्या गायीची शिंगे सोन्याने आणि खूर चांदीने मढवली होती सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती त्या गायी गरीब तरुण दिशावया सुंदर वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या ब्राह्मणाला सर्व देऊन झाल्यावर राजाने त्याची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली त्याचवेळी शापानुग्रह समर्थ दुर्वासमुनी त्यांच्याकडे अतिथी म्हणून आले त्याला पाहताच राजा उठून उभा राहिला नंतर त्याला आसन देऊन त्याची पूजा केली तसेच त्याच्या चरणांना वंदन करून त्याला भोजन करण्याची प्रार्थना केली दुर्वास मुनीने अंबरेषाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून तो नदीवर गेला तो परब्रमाचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्याचं स्नान करू लागला इकडे द्वादशी इकडे द्वादशी फक्त अर्धी घटका शिल्लक राहिली धर्मज्ञ अंबरिषा धर्म संकटात पडल्या कारणाने ब्राह्मणाबरोबर पारण्यासंबंधी विचार विनिमय केला तो म्हणाला ब्राह्मणाने भोजन केल्याशिवाय आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पाप लागणार नाही असे मला केले पाहिजे पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करने ही होय म्हणून ब्राह्मण हो फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो असा निश्चय करून मनोमन भगवंताचे चिंतन करीत अंबरिश पाणी प्याला आणि हे परीक्षिता तो दुर्वासमुनीच्या येण्याची वाट पाहत राहिला आवश्यक नित्यकर्मी पार पाडून दुर्वासमुनी यमुनेवरून परत आला राजाने पुढे होऊन त्याचे स्वागत केले तेव्हा त्याने अंतर्ज्ञानाने राजाने पारणी केली आहे हे ओळखले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 आपली एक जटा उपटली आणि अंबरीशांना मारण्यासाठी तिच्यातून एक क्रत्या उत्पन्न केली ती प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे धगधगत होती आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली त्यावेळी तिच्या पायाच्या आदळ पृथ्वी थरथर कापत होती परंतु अंबरीश मात्र तिला पाहून एक केसभरही ढळला नाही परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच से नेमलेल्या सुदर्शन चक्राने क्रोधाने फुतकारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले दुर्वासाने आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे असे पाहिले तेव्हा तो भयभीत होऊन प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागला उंच उंच भडकणाऱ्या ज्वाळा असणाऱ्या वनव्याने जसा सापाचा पाठलाग करावा त्याचप्रमाणे भगवंताचे चक्र त्याच्या मागे लागले ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासाने पाहिले तेव्हा मेरू पर्वताच्या गुहेत दडण्यासाठी तो तिकडे धावू लागला दुर्वासमुनी दिशा आकाश पृथ्वी सप्त पता समुद्र लोकपाला सुरक्षित के लिली लोक इतकेश का गेला, गंतु जिथे जिथे तो गेला, तिथे तिथे ते असह्य सुदर्शन चक्र पाठलाग करी जहां स्वतः रक्षण करना को नहीं तो अधिक घाबरला अपला त्राता शोधत तो ब्रह्मदेवाक गेला स्वयंभू ब्रम्हदेवा भगवंता तेजोमय चक्रापासन करा ब्रह्मदेव म्हणाला दोन पराार्थांच्या कालखंडानंतर कालस्वरूप भगवान आपली ही आपलीही सृष्टीलीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील त्यावेळी त्यांच्या भुव्यांच्या इशाऱ्यानेच विश्वास हो, माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल मी भगवान शंकर दक्ष भ्रुगू इत्यादी प्रजापती भुतेश्वर देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनवलेल्या नियमानेबद्ध आहोत तसेच त्यांची आज्ञा शरोधार्य मानून आम्ही जगाचे हित करतो भक्ताचा द्रोह करना वाचनेस आम असमर्थ आहो ब्रम्हदेवाने जेव दुर्वासा अशा प्रकार निराश के लिए भगवंता चक्रा चा त्रस्त होवासी भगवान शंकर श्री महादेव मनाली ज्या अनंत परमेश्वरा मधे ब्रम्मदेव सारे जीव आ उपाधिभूत कोश तसे ब्रह्मांडा प्रमाण अनेक ब्रह्मांडी योग्य वे निर्माण होता वेल आल नहीं होता जी आमचासखे हजारों गोते खात रह त्या प्रभूच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही मी सनतकुमार नारद भगवान ब्रह्मदेव कपिलदेव अपांतरतम देवल धर्म आसुरी तसेच मरीची इत्यादी अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वर अशी आम्ही सर्वजण भगवंताची माया जाणू शकत नाही कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो हो। आहोत हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे आम्हाला याचा प्रतिकार करता येणार नाही तू त्यांनाच शरण जा भगवंत तुझे कल्याण करती निराश होस भगवंता परमधाम वैकुंठान गिथे लक्ष्मीपति भगवान लक्ष्मीसह निवास करता भगवंता चक्रा आगी ने लेला दुर्वास थरथर -थर कापत भगवंता चरणा पड़ा तो मनाला अचुता हे अनंता संता प्रियार प्रभु विश्वाचे जीवनदाता मी अपराध अपन मजे रक्षण करावे अपना परम प्रभाव न जानकार प्रिय भक्ता अपराध के प्रभु आपन मालापुरचवा अपालावा उच्चार कर नरकती अजीव सुधा मुक्त हो तो श्री भगवंत हे ब्राह्मणा मी सर्वथ भक्त आधीन है माला जरा ही स्वतंत्रता नहीं माझा सज्जन भक्त माझे हृदय अपने ताब्या माला भक्त प्रिय ब्राह्मणा मजा भक्तांचमेय आश्रय मीच है मनु साधुस्वभा भक्ता सोड़ू मी मेरा स्वतःला ही इच्छित नहीं कि अर्धांगिनी लक्ष्मीला इच्छित नहीं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 अनिष्ट करणाऱ्याचेच अमंगल होते तपश्चरी आणि विद्या ही ब्राह्मणाचे कल्याण करणारी साधने आहेत परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात ब्राह्मणा तुझे कल्याण असो नाभाग नंदन परम भाग्यशाली राजा अंबरेशाकडे जा आणि त्यांची क्षमा माग तरच तुला शांती मिळेल या ठिकाणी चौथा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण